पुस्तक प्रार्थना प्रवचन भाग एक लेखक महात्मा गांधी वाचक विद्या पाटील प्रकरण एकशे एकतीस प्रार्थना प्रवचन ऑक्टोबर चार एकोणीशे सत्तेचाळ नवी दिल्ली ऑक्टोबर चार एकोणीशे सत्तेचा बंधूंनो आणि भगिनींनो आपण जर वेळ लागल्यासारखे वागलो नसतो तर आजही जे काही घडत आहे ते घडले नसते याची मी तुम्हाला कसा खात्री पटवून देऊ याबद्दल मला काहीही शंका नाही मुसलमान वेळ लागल्याप्रमाणे वागले म्हणून हे निर्वासित पाकिस्तानमधून पळून येत आहेत हिंदू जर तिथे सुका समाधान असते तर ते पळून का आले असते त्यांनी पश्चिम पंजाबमधून का पळून यावे पाकिस्तानच्या इतर भागातूनही लोक पळून येत आहेत ही खरोखरच दुःखद गोष्ट आहे हिंदू का पळून येत आहे याचा आपण विचार केला पाहिजे कल्पना करा की तेथील मुसलमान जुलमी झाले आहेत तर त्यामुळे आपणही जुलमी झालो पाहिजे काय तरुण आणि म्हातारे स्त्रिया आणि मुले यांना मुसलमान मारत आहेत म्हणून कायदा हातात घेऊन आपने त्यांना मारले पाहिजे काय मी वारंवार सांगत आलोय की हा जंगलाचा कायदा आहे जर असा कायदा टिकणार असेल तर मी जिवंत राहू शकत नाही देशाची अजून सेवा करता यावी म्हणून हे देवा मला एकशे पंचवीस जिवंत ठेव अशी मी आतापर्यंत ईश्वराला प्रार्थना करत होतो आणि मी तेव्हा सुशांती घेऊ शकतो जेव्हा देशात ईश्वराचे राज्य म्हणजे रामराज्य प्रस्थापित होईल असे होईल तेव्हा खरोखरच भारत स्वतंत्र झाला असे म्हणता येऊ शकेल परंतु आज तर हे केवळ स्वप्न राहिले आहे रामराज्य तर सोडाच परंतु आज देशात कोणतेही शासन शिल्लक राहिलेले नाही अशा परिस्थितीत माझ्यासारखा का माणूस काय करू शकतो या परिस्थितीत जर सुधारणा होऊ शकत नसेल तर माझे हृदय आक्रंदत करत हे देवा मला ताबडतोब घेऊन जा अशी ईश्वराची प्रार्थना करील अशा गोष्टींचा साक्षीदार म्हणून मी का राहू आणि त्याची इच्छा मी जिवंत राहावे अशीच असेल तर एकेकाळी माझ्या जी शक्ती होती ती त्यांनी मला द्यावी अशी माझी त्याला विनंती आहे लोकांची मी समजूत घालू शकतो असा मला अभिमान होता पूर्वी मी जेव्हा लोकांकडे जात असे व काही करण्याविरुद्ध मी त्यांना सावधगिरीची सूचना देत असे तेव्हा ते माझे ऐकायचे माझ्यावर त्यांचे असे प्रेम होते माझे असे म्हणणे नाही की आज माझ्यावरील लोकांचे प्रेम कमी झाले आहे परंतु ते कमी नसोवा अधिक त्यामागे कृतीची जोड पाहिजे आणि आज या कृतीची जुनी उभा असते यामुळे मी म्हणतो की माझा प्रभाव कमी होत चालला आहे आपण जेव्हा गुलामगिरीत होतो तेव्हा माझे काम चांगले सुरू होते परंतु आज स्वतंत्र झाल्यानंतर माझ्यात काहीही करण्याची क्षमता उरलेली नाही त्यावेळी लोकांना मी जे शिकवत होतो तेच मी आजही शिकवत आहे तुम्ही जर तो माझा सल्ला ऐकाल तर आपण कितीतरी पुढे जाऊ मला तुम्हाला सांगायचे आहे की आता थंडीचे दिवस येऊ लागले आहेत मला थंडी वाजू नये म्हणून या मुलीनी ही शाल आणली आहे ती तुम्हाला दिसतेच आहे मला, मला थोडासा खोकलाही झाला आहे परंतु आता बरी सुधारणा झाली आहे आणि ही सुती सादर सध्या तरी करता पुरेशी आहे परंतु छावण्यांमधील आणि पुराणा किल्ल्यामधील लोकांचे काय मुसलमानांकरता आम्ही ब्लँकेट का, का द्यावे असे तुम्ही विचारू शकाल परंतु मी तसा विचार करू शकत नाही माझ्याकरता मुसलमान शीख पारसी ख्रिश्चन हे सर्व सारखे आहेत मी कोणताही भेदभाव करू शकत नाही त्या सर्व लोकांच्या हिवाळ्यात काय होईल ब्लैंकेट देखने सरकार के काम है अम्बा तो मी मेन कि सरकार करू शकत नहीं सरकार सर्व प्रयत्न करील परंतु साठा क्ठे आ सरकार ब्लैंकेट क्ठ कर जादू कर निर्माण करता नहीं इतक सहजपण ब्लैंकेट निर्माण करू शक नहीं आज यूरोप मधे य गोषी उपलब्ध नहीं तथु को पाठ शकत नहीं को दावी हजार ब्लैंकेट पठले तरीका हो रहा आपल्याला लाखो लोकांना ब्लँक पुरवायचं आह प्रत्येकाला ब्लँक कसे मिळतील या सर्व लोकांना थंडीचा मारा सहन करावा लागणे योग्य नाही हे इथे हजर असलखा सर्व लोकांना मला सांगायचे आह परंतु मला माहीत आहे की अनेक लोकांकडे आवश्यकतेपेक्षा अधिक ब्लँकेट आह दिल्लीत मोठ्या संख्येत असे लोक आहेत की ज्यांना ब्लँकेट घेणी परवडत नाही देता येऊ शकतील असे जितके ब्लँकेट तुमच्याजवळ असतील तितके द्या आजपासून अशा गोष्टी तुम्ही द्यायला तुम्ही सुरुवात करू शकता सरकार सर्व काही करत आहे म्हणून आपण काहीही करण्याची गरज नाही असा विचार करून तुम्ही वाट पाहू नका आता जरी थंडी सहन करण्यासारखी असली तरी ती पडायला सुरुवात झाली आहे परंतु मी जेव्हा व्हायसराय भवनात सतरा तारखेला सप्टेंबरला गेलो होतो तेव्हा तिथे शेकोटी पडवण्यात आलेली मला दिसली होती कारण थंडीची सुरुवात झालेली आहे आणि दिल्लीचा हिवाळा इतका कडत असतो की तो सहन करणे कठीण असते ऑक्टोबरनंतर वेगात थंडी वाढू लागते आणि नंतर ती भयानक रुप धारण करू लागते नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी आणि फेब्रुवारी हे सर्व थंडीचे सुंदर महिने आह ज्यांच्याजवळ खाण्याचे आहे कपडे आहेत व भरपूर कपडे घालून जे फिरू शकतात बूट आणि मोजे घालू शकतात त्यांच्याकरता हिवाळा प्रसन्न ऋतू आहे असे म्हणणे परवडू शकते परंतु ज्यांच्याजवळ या गोष्टी नाहीत त्यांचे काय होते याचा मी साक्षीदार आहे तुम्ही सुद्धा ते पाहिले असेल यामुळे अशा जितक्या लोकांना आपल्याला वाचवता येईल तितक्या लोकांना आपण वाचवले पाहिजे हे शक्य आहे की ज्यांच्याजवळ कपडे आहेत त्यांच्याजवळ लोकरीचे ब्लँकेट नसतील परंतु त्यांच्याजवळ जरी लोकरीचे कांबळी नसतील तरी दुलया असू शकतील चांगल्या जाड सादरी असू शकतील त्यांनी सुद्धा काम भागू शकते जुन्या काळात त्यांनीच काम भागवले जात असे त्या जर चांगल्या अवस्थेत असतील त्यासुद्धा आणू शकता लोकरी कांबळी रजनी सुतीचादर जे काही तुम्ही सहजपणे देऊ शकता ते मला हवे आहे तुम्ही या गोष्टी स्वतःहून दिल्या पाहिजे तुम्ही जर या गोष्टी पाठवायला सुरुवात केली तर कोणाकडे तरी त्या गोळा करण्याची जबाबदारी सोपवता येईल याची जबाबदारी मी स्वतः घेणार नाही आणि या गोष्टी गोदामात सडत पडू दिल्या जाणार नाहीत व अयोग्य व्यक्तीच्या ताब्यात दिल्या जाणार नाहीत तुम्ही जे काही पांघरून वा कपडे द्याल ते गरजू माणसाकडेच जातील असे मी तुम्हाला आश्वासन देतो या गोष्टी आम्ही तुम्हाला हिंदू वाशिकांकरता देत आहोत असे तुम्ही सांगू नका मानव प्राणी एक आहे या गोष्टी मुसलमानांना देऊ नका असे नंतर कुणी येऊन मला सांगू नका इथे मोठ्या संख्येत मुसलमान मारले गेले आहेत आणि अनेक पळून गेले आहेत आम्ही त्यांना हकलून लावले आहे जे मागे राहिले त्यांच्याजवळ किती संपत्ती पडली आहे ते मला माहित नाही भारतात राहिलेले मुसलमान जर माझ्याकडे ब्लँकेट पाठवतील आणि ती मुसलमानांनाच द्यावी असा आग्रह करतील तर मी ते मुसलमानांना देईन परंतु जे लोक माझे शब्द ऐकत आहेत व जे रेडिओवर ऐकतील त्यांनी मला संकोच वाटेल असे काही करू नये आणि म्हणावे की आमी या गोष्टी कृष्णार्पण केल्या आहेत आणि जो पात्र असेल त्याला त्या मिळतील असे, असे समजावे मला आशा आहे आणि विश्वास आहे की तुम्ही इतके निश्चितच कराल तुम्ही जर इतके केले तर तुम्ही फार मोठी गोष्ट केली असे मी म्हणेन परंतु घाणेरड्या आणि फाटक्या गोष्टी पाठवू हो नका मला त्या धुण्याची आणि रफू करण्याची आवश्यकता पडायला नको इतका त्रास घ्या ते धोव्याकडे पाठवण्याची गरज नसावी तुम्ही ते साध्या पाण्यात धुवू शकता आण व्यवस्थित घडी करून ते माझ्याकडे आणू शकता तुम्ही असे केले तर मला फार आनंद होईल प्रकरण एकशे बत्तीस प्रार्थना प्रवचन ऑक्टोबर पाच एकोणीशे सत्तेचाळ नवी दिल्ली ऑक्टोबर पाच एकोणीसशे सत्तेचाळ बंधूंडो आणि भगिनींडो सर्वात आधी मी माझ्या प्रकृतीबद्दल तुम्हाला सांगेन कारण आज वृत्तपत्रात माझ्या आधाराबद्दल लिहून आले आहे ही माहिती कोणी पाठवली हे मला माहीत नाही माझ्या सभोवती नेहमी असणाऱ्या डॉक्टरांकडून ही माहिती पाठवली जाऊ शकत नाही मला भेटण्याकरता असंख्य लोक येत असतात व ते माझा खोकला व अधूनमधून मला येणारा ताप पाहत असतात त्यांनीच हा राईचा पर्वत केला असावा का ते माझ्या प्रकृतीबद्दल लिहितात कारण मी महात्मा असल्यामुळे ही बातमी जगभर पसरते गांधी मेला काय होणार आहे प्रत्येकाला जर मरायचे आहे तर, तर गांधीला सुद्धा मरावे लागेल या जगात अमरपट्ट्याची देणगी घेऊन कोणीही आलेला नाही मला थोडा खोकला आणि अशक्तपणा आहे परंतु या गोष्टीला वृत्तपत्रांमधून प्रसिद्धी देण्याला काय अर्थ आहे मी म्हणेन की ही माहिती देणारांनी ना तर माझे भले केले आहे ना अजून कोणाचे तुम्ही पाहताच की, मी इथे आलो आहे आणि बोलतही आहे माझ्या कामात कोणताही अडथळा आला नाही लोकांनी अशा गोष्टी करू नये अशी माझी इच्छा आहे दुसरी गोष्ट म्हणजे हिवाळा वेगात जवळ येत असल्यामुळे हिवाळ्यात उपयोगी पडतील अशी कांबळी दुलया चादरी वा इतर काही तुमच्याजवळ देता येण्यासारखे असेल तर ते द्यावे अशी मी तुम्हाला विनंती केली होती तीन लोकांनी आज ब्लँकेट पाठवले त्यातील दोन जवळपासच्या भागातच राहणारे आहेत परंतु मी त्यांचे नाव विसरलो त्यांनी पाठवलेले ब्लँकेट बरेच चांगले आहेत अजून एका माणसाने ब्लँकेट दिले आहेत परंतु त्यांचे नाव मी विसरलो त्यांनी 10 ब्लँकेट दिले आहेत व ते सर्व नवीन असले पाहिजे मी काल सांगितल्याप्रमाणे हे सर्व ब्लँकेट सुरक्षित ठेवले आहेत ते पात स्त्री पुरुषांना देण्यात येतील मी आज तुम्हाला जे सांगितले त्याबद्दल जर तुमची खात्री पटली असेल तर तुम्हाला जे काही देता येऊ शकत असेल ते तुम्ही मला द्याल अशी आशा आहे मला नुकताच अनेक लोकांनी मिळून पाठवलेली तार मिळाली ती तारे थे मज्यासमोर पड़ी आ तारे जे लिखले आ मे आवड़ना अ पठवन का अर्थात अधिकार आ तार पठवन आ कि ज्यादा प्रकार हिन्दू वगले त्याप्रकारले नस्ते मी सुधा जीवंत रास्त हि फार गंभीर बाब आ मैं जीवंत ईश्वरी सत्ता सोडली तो इतर मे को सत्ता मी मानत नहींच्छा तोयंत मी जिवंत रहेन व त क्षणापर्यंत को मैं मारू शक नहीं जे माजाकर खरे आते प्रत्यक्षकर खरे आ मग त्यांनी अशा प्रकारच्या गोष्टी का लिहाव्या मला मान्य आहे की त्यांनी जे काही लिहिले ते माझ्याबद्दलच्या प्रेमापोटी लिहिले आहे परंतु ईश्वरच मला वा अजून कोणाला जिवंत ठेवत असतो अशी माझी खात्री आहे ते लोक पुढे लिहितात की मी अतिशय साधाबोळा आहे म्हणून मी मुसलमानांवर विश्वास ठेवतो हो मुसलमान अखेरीस धोका दिल्याशिवाय राहणार नाहीत असं एकच माणूस नाही तर मोठ्या संख्येतील लोक मला सांगत आहेत त्यांचे म्हणणे आहे की पाकिस्तानची बाजू घेतील व पाकिस्तान ल मदद करना भारताव लड़े मनने कि शंभरपैकी अठ्याण मुसलमान विश्वासघातके मजे हे मत नहीं हे मी तुम्हारा संगित सासलमानपैकी बहुतेको खेडयापाड़ा फार कमी शहर राहत व आप लोकच मुसलमान सर्व देशद्रोही हो शक नहीं प्रत्येक मुसलमान देद्रोही है गृहित धरन अपन घर घुसनजी शस्त्र हस्तगत ग पाजेक मुसलमानांना एकतर मारून टाकले पाहिजे वा त्यांना येथून बाहेर हुसकून लावले पाहिजे अशी त्यांची सूचना आहे, या मित्रांनं मी सांगित की हा भ्याडपणा ते जर खरोखरी तसे असतील तर सरकारजवळ तसे सिद्ध करा व सरकारला प्रकरण निपटवण्याकरता सांगा असं मी त्यांना आग्रहपूर्वक सांग या मित्रांच्या सूचनेप्रमाणे आपण वागलो तर हे दोन समुदाय शत्रू होतील व त्याचा परिणाम युद्धात होईल जर दोन्ही बाजू युद्धाचा आग्रह धरत असतील तर दोघांचाही विनाश होईल व आपण मिळवलेले स्वातंत्र्य आपण गमावू दुसऱ्याचे लांगुल चालन करून कोणताही हिंदू आपल्या हिंदू धर्माचे रक्षण करू शकत नाही इंग्रज होते तेव्हा तेव्हा त्यांच्या गुलामीमुळे आपला हिंदू धर्म टिकलेला आहे असे आपण समजत होतो परंतु ती चूक होती मी जेव्हा मूल होतो तेव्हा मी फार मोठ्या कवीची एक कविता वाचली होती तो कवी आंधळा होता त्याने लिहिले होते ठीक आहे आता वैर संपले आता आपण आरामात राहूया इंग्रज आले आहेत एक काळ असा होता की जेव्हा इंग्रजांना आपण मोहित झालो होतो व त्यांच्या संरक्षणाखाली आपण सुरक्षित आहोत असे आपल्याला वाटत होते आपण ती चूक दुरुस्त करूया घाबरून साडेचार कोटी मुसलमानांना पळवून लावले पाहिजे असे आपल्याला वाटू लागत असेल तर आपण दुर्बल मनस्क असल्याचे सिद्ध होईल अशा पद्धतीनं आपण आपल्या धर्माचरक्षण करू शकणार नाही हिंदू आणि मुसलमान यांच्यात मूलताच वैरभावना असते यावर माझा विश्वास नाही आपण जर शत्रू होऊ तर भारत कसा टिकून राहील हिंदू आणि मुसलमान दोघीही परत गुलामगिरी पत्करणार आहे काय व ते आपला धर्मविसणार आहेत काय हे कसे शक्य आहे सरकारला सर्व संबंधित माहिती पुरवणे आपले कर्तव्य आहे माझ्या मंत्र्यांशी भेटीगाठी होत असतात व मी जवळपास दररोज त्यांच्या संपर्कात असतो हे मी तुम्हाला सांगितले पाहिजे पंडितजी मला दररोज भेटतात पंडितजी इतके वारंवार जरी नाही तरी सरदार सुद्धा जवळपास मला दररोज भेटतात परंतु ते दोघेही येतात ते दोघेही माझे मित्र आहेत व माझ्याबरोबर आहेत दोघांचेही माझ्याशी प्रामाणिक मतभेद होत असतात मी त्यांना काही गोष्टी सांगू शकत नाही असे मला म्हणायचे नाही सरकारने सर्वांचे रक्षण केले पाहिजे हिंदू मुसलमान पारसी ख्रिश्चन इत्यादी सर्व असे झाले तरच ते स्वतःला खरे काँग्रेसनी म्हणून घेऊ शकतील हिंदू महासभेचे काम हिंदूंचे संरक्षण करणे आह शिखांच्या आणि हिंदूंच्या धर्माचे रक्षण करणे आणि वाईटाच्या शक्तीला पराभूत करणे त्यांचे काम आहे हे काम दुसरा कोण करणार आहे कोणाच्या कृपेने धर्माचे रक्षण येऊ शकते काय आपण जेव्हा माझ्या धर्माच्या रक्षणाकरिता मदत करा असे म्हणतो तेव्हा तो खरे तर सौदा असतो आपण हे म्हणतो कारण आपल्याला स्वतःला वाचवायचे असते आपण एक पोशाकास आज घालू शकतो आणि दुसरा उद्या याचा अर्थ आपण कुठेतरी धर्माचे पालन करतो असा होतो काय यामुळे मी म्हणतो की या मित्राने तार पाठवून योग्य काम केले नाही यानंतर मला तुमच्याशी दुसऱ्या विषयावर बोलायचे आह श्रीयुत चर्चिल यांनी जुनाच दृष्टिकोन अतिशय स्वरुपात परत मांडला आहा मला दुःख होत मी ब्रिटिशांचा मित्र आहे म्हणून असे होते कोणाही बद्दल माझ्या मनात शत्रुत्वाची भावना नाही ब्रिटिशांमधील अनेक लोक फार चांगले आहेत आणि भारताला स्वातंत्र्य देत असताना ते फार धर्याने वागले नंतर याचे काय परिणाम होतील याची मला फिकिर नाही चर्चिल या कृत्याची निंदा करतात आणि आपल्या आधीच्या भाषणामध्ये म्हणाले होते त्याप्रमाणे म्हणतात की भारतीय हे जसे आहेत तसेच आहेत त्यांना जरी आधीपासून माहीत होते तर या दृष्टीकोनाचे वारंवार चरवीत चरवण करण्याचे कारण काय परंतु असे दिसते की केवळ आपल्या पक्षाच्या हिताकरता ते मजूर पक्षावर टीका करण्याकरताच हे बोलत आह मजूर पक्षाचा पराभव व्हावा आणि आपला पक्ष परत सत्तेवर यावा म्हणूनच ते असे बोलत आह आज मजूर वर्ग सत्तेवर आह ब्रिटन हे लहानसे भेट आहे परंतु ब्रिटनची जी इतकी प्रगती झाली आहे ती त्याच्या मजूरवर्गाच्या बळावर व त्याच्या जगप्रसिद्ध उद्योगाच्या आधारावर देशातील सध्याच्या सरकारला घालवण्याची चर्चेची आकांक्षा आहे या सरकारला पदच्युत करण्याकरता मजूर सरकारने मूर्खपणा केला आहे व हा गोंध घालून साम्राज्याची हानी केली असे त्यांच म्हणण आह त्यांच की ब्रिटनने भारत सोडला ही चूक क्ली आणि आता हीच गोष्ट ते ब्रह्मदेशात करू पाहत आह त्यांनी ब्रह्मदेशावर स्वामीत्व कस मिळवल व भारतात आपले सत्तेच बस्तान कसे बसवले या ब्रिटनच्या इतिहासाशी आम्ही चांगले परिचित आहोत अशा इतिहासाचा कोणाला अभिमान वाटू शकला वाटत नाही आज आपण जे काही करत आहोत तो शुद्ध रानटीपणा आह आपण मिळवल्या स्वातंत्र्याचा आपण विध्वंस करू पाहत आह तुमच्या नजरेत मी निरुपयोगी आहे हे मला कबूल आहे तुमच्यावर माझा कोणताही प्रभाव नाही याचबरोबर मी तुम्हाला सांगेन की ब्रिटिश चर्चिल चर्चिलच्या ऐकतील आणि कन्झर्व्हेटिव्ह पक्ष मजूर पक्षाला पराभूत करील तर फार ती फार मोठी दुर्दैवी घटना ठरेल संपूर्ण जग म्हणते की आपण कोणत्यातरी शक्तीच्या बळावर स्वातंत्र्य मिळवले ही कोणती शक्ती आहे ती कामगार शक्ती होती त्यावेळी कामगारांचा समाजवादी पक्ष सत्तेवर होता आणि त्या सरकारने आपल्याला स्वातंत्र्य दिले समाजवाद कोण नाहीसा करू शकतो ना तर चर्चिल असे करू शकतात ना अजून कोणी त्यांचे सरकार इतर कोणत्याही प्रकारे काम करू शकत नाही कल्पना करा की ब्रिटिश राष्ट्राने आपला गुंधर्म गमावला आणि मजूर पक्षाचा पराभव झाला व श्रीयुत चर्चिल परत सत्तेवर आले तर आम्ही तुम्हाला परत गुलाम करणार आहोत अशी धमकीती देणार आहेत काय व आपल्यावर हल्ला करणार आहेत काय ते असे कसे करतात हे मला कळू शकत नाही आम्ही कसेही असलो वाईट असलो चांगले असलो बदमाश मूर्ख होऊ कसंही झालो वा असलो तरी स्वातंत्र्य ही सर्वात मोठी गोष्ट आहे ही गोष्ट याच लोकांनी मला शिकवली आहे अशा महान स्वातंत्र्याकरता जर काही चुका होणार असतील त्या करण्याचा तुम्हाला अधिकार आहे असे नाही की आपण चांगले असू तेव्हा आपल्याला स्वातंत्र्य देण्यात येईल आणि तसे नसू तेव्हा ते काढून घेण्यात येईल कोणी असे कसे बोलू शकतो ब्रिटिशांचा हा आता कायदा नाही जगातील दुसऱ्या कोणत्याही देशाचा असा कायदा नाही केवळ चांगल्या लोकांकरता स्वातंत्र्य असेल तर आणि जगात जे काही घडते आहे त्याकडे पाहिले तर जगात कुठेही आपल्याला स्वतंत्र कसे दिसेल गुलामगिरीपेक्षा स्वातंत्र्य केव्हाही चांगले हे ब्रिटिशांनीच आम्हाला शिकवले आह एक ब्रिटिश लेखक म्हणतो की आम्ही दारू पिऊन झिंगून पडून राहिलो तरी आम्ही स्वतंत्र राहणे पसंत करू गुलाम होऊन सुधारण आम्हाला मान्य नाही परंतु भारतात आपण त्यांचे दोष घेतो गुण नाही भारतात सात लाख खिडी आहेत सात लाख खिड्यातील या लोकांना वेळ लागलेले नाही या सात लाख लोक विडे झाले तर भारताचा नकाशा पूर्णपणे बदलून जाईल त्यांना जरी वेळ लागले तरी ते जर स्वतंत्र राहिले तर मला खुशी होईल परंतु त्यांना वेळ लागले लाग आहे असे समजून भारतावर जर कोणी वाईट दृष्टी टाकली व त्याला गुलाम करण्याची इच्छा धरली तर ते चालणार नाही मी हे तुम्हाला आधीच सांगितले आहे आणि आता परत सांगतो की आपल्याला जरी वेळ लागले तरी इंग्रज तर काही परत इथे येणार नाहीत ते आता इथे येऊ शकत नाहीत एकदा त्यांनी एखादी गोष्ट थुंकून टाकली तर ते काय ती परत तोंडात घेणार आहेत परंतु इथे काय घडते आहे त्याच्याकडे जगाची नजर आहे इथे जे काही सुरू आहे ते पाहून जगाची काय प्रतिक्रिया होईल भारतासंबंधी असे काही घडण्याला जग परवानगी देणार नाही आणि भारतसुद्धा असे घडू देणार नाही परंतु संयुक्त राष्ट्रपरिषद जर इथे चौकशी करता आली तर आपण त्यांना अडवू शकणार नाही त्यावेळी आपले वेळ कायम राहिले आणि आपल्याला आपलेच भान राहिले नाही तर आपण आपले स्वातंत्र्य त्यांना देऊन टाकू मी जरी एकटा शिल्लक राहिलो तरी मी म्हणेन की खबरदार सगळे जग जरी आले तरी आणि ते आमचे सर्व काही नष्टकरू पाहाल तर करू शकेल परंतु ते आम्हाला परत गुलामगिरी टाकू शकणार नाही परत कधीही गुलामगिरी पत्करायची नाही अशी मी शपथ घेतली आहे ती शपथ खरी ठरण्याकरता तुम्ही सर्वांनी ती पाळली पाहिजे मी एकटा तर भारत वाचवू शकत नाही माझे काय खरे आहे मी किती दिव जिवंत राहीन हे कोणाला माहीत ईश्वराने जरी मला नेले तरी भारतावर त्याचा काय परिणाम होणार आहे मी एकटा भारताला कसा वाचवणार ते सर्व ईश्वरावर अवलंबून आहे तो जर माझ्या बाजूने असेल व त्याची माझ्यावर कृपा असेल तर भारताला वाचवता येईल मला वाटतं की जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत भारतातील अनागोंदीचा परिस्थितीचा कोणीही फायदा घेऊ शकणार नाही व आपण भारताला गुलाम करून ताब्यात घेऊया असे म्हणू शकणार नाही तुमच्या माध्यमातून ईश्वराने माझी इच्छा पूर्ण करावी अशी माझी इच्छा आहे प्रकरण एकशे प्रार्थना प्रवचन ऑक्टोबर सहा एकोणीसशे सत्तेच्या नवी दिल्ली ऑक्टोबर सहा एकोणीसशे ज्या लोकांना आपल्या अन्नधान्याच्या गंभीर समस्येबद्दल माहिती असली पाहिजे ते डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या निमंत्रणावरून अन्नधान्याविषयक माहिती देण्याकरता इथं आले आहेत या आवश्यक गोष्टीत जर काही चूक झाली तर तिचा अर्थ होईल टाळता येण्यासारखे उपासमार आणि करोडो लोकांचा मृत्यू मानवी वा नैसर्गिक दुष्काळामुळे करोडो जरी नाही तरी लाखो लोकांचा मृत्यू होणे ही गोष्ट भारताकरता काही नवीन नाही माझा दावा आहे की कोणत्याही सुसंगटित समाजात पाऊस आला नाही अथवा पीक गेले तर अडचणीच्या काळात त्याला यशस्वीपणे तोंड देता यावे म्हणून आधीच योजना आखलेली असते परंतु सुसंगटित समाज कसा असतो आणि अशावेळी त्याने काय केले असते याचे वर्णन करण्याची ही वेळ नाही आज तर अन्नधान्याच्या या बिकट समस्येला आपण शक्य तितक्या यशस्वीपणे तोंड देऊ शकतो की नाही हेच आपल्याला पाहायचे आहे मला वाटतं की आपण हे करू शकतो पहिला पाठ आपल्याला जो शिकायचा आहे तो स्वतः स्वतःशी मदत करण्याचा आणि स्वावलंबनाचा आपण जर हा धडा पचवला तर लवकरच आपण विदेशी मदतीवर विसंबून राहणे व त्यामुळे अखेरीस येणारी दिवाळखोरीची वेळ यापासून आपण वाचू शकू हे मी अहंकाराच्या भरात म्हणत नाही आहे तर वस्तुस्थिती म्हणून सांगतो आहे आपला देश इतका लहान नाही की आपल्याला अन्नधान्याकरता इतरांच्या मदतीवर अवलंबून राहावे लागावे आपण उपखंड आहोत चाळीस कोटी लोकांचा आपला देश आहे आपल्या देशात मोठमोठ्या नद्या वाहतात आणि विविध प्रकारची सुपीक जमीन आपल्या देशात आहे तसेच आपल्याकडे असंख्य पाळीव पशु आहेत आपले पशु फार कमी दूध देतात हा आपला दोष आहे आपल्याला जितके दूध लागत तितके द्विण्याची क्षमता आपल्या गायी मशीमध्ये आह गत काही शतकात आपल्या देशानं याकडे दुर्लक्ष केले नसते तर त्याने केवळ स्वतःपुरतेच अन्नधान्य निर्माण केले नसते तर दुसऱ्या महायुद्धानंतर जी अन्नधान्य समस्या संपूर्ण जगात निर्माण झाली ती दूर करण्यातही आपल्या देशाने महत्वाची भूमिका बजावली असती भारतात सुद्धा ही समस्या आहे यामुळे निर्माण होणारे क्लेश कमी होण्याऐवजी वाढतच आहेत माझ्या सूचनेचा असा अर्थ नाही की विदेशातून कोणी स्वतःहून काही मदत करत असेल तर ती आपण कृतज्ञपणे ठोकरून लावावी मला केवळ इतकेच म्हणायचे आहे की आपण भीक मागत फिरू नये यामुळे आपले मनोधैर्यक असते यात अन्नधान्य एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्याकरता येत असलेल्या अडचणीची भर पडते धान्याची जलद वाहतूक करता येईल अशा सोयी आपल्याजवळ नाहीत विदेशातून येणारे धान्य खाण्यासारखे असेल की नाही याची या समस्येत भर पडते मानवी स्वभाव लक्षात ठेवून आपल्याला काय करायची आहे ही गोष्ट आपण विसरू शकत नाही जगातील कोणत्याही भागात माणूस ना तर परिपूर्ण झाला आहे ना परिपूर्णतेच्या जवळपास पोचला आहे आता आपल्याला कोणती परकीय मदत मिळण्याची शक्यता आहे हे आपण पाहूया मला असे सांगण्यात आले आहे की आपल्या सध्याच्या गरजेच्या तीन टक्केपेक्षा जास्त अशी मदत मिळू शकत नाही ही माहिती जर बरोबर असेल आणि ती बरोबर आहे की नाही हे मी अनेक तज्ञांकडून तपासून घेतली आहे तर विदेशी मदतीवर विसंबून राहण्यात काहीही अर्थ राहत नाही किंचितशा बाह्य मदतीवर अवलंबून राहणे याचा अर्थ होईल आपल्या असीम अंतर्गत क्षमतांकडे दुर्लक्ष करणे यामुळे पीक काढण्यायोग्य ज्या एक एक इंच भूमीकडे आपण जितके लक्ष दिले पाहिजे तितके देणार नाही त्या जमिनीतून रोखाचे पीक काढण्याऐवजी आपण धान्य पिकवू शकतो ज्या पिढीत जमिनीतून पीक घेणे शक्य असेल ती आपण वहीतीत आणली पाहिजे धान्याचे केंद्रीकरण विनाशक होईल अशी मला आशंका आहे वी सहजपणे काळ्या बाजाराला तोंड देता येऊ शकत यामुळे धान्य नेणे ने आणण्याकरता लागणारा वेळ आणि पैसा वाचतो याशिवाय जो ग्रामीण भारतात धान्य आणि डाळी पिकवतो त्याला उंदरांपासून आपल्या पिकाचे कसे संरक्षण करावे हे माहीत असते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी धान्य नेत असताना त्याची नासाडी करण्याची उंदराना संधी मिळते यामुळे देशाचे अनेक कोटी रुपयांचे नुकसान होते व धान्य वाया जाते आणि तेही अशा वेळी की जेव्हा देशाला एक एक अंश धान्याची नितांत गरज आहे जिथे कुठे धान्य पिकवता येईल तिथे ते पिकवले पाहिजे याची जाणीव जर प्रत्येक भारतीयाला झाली तर देशात अन्नधान्याचा तुटा आहे हे आपण विसरून जाऊ अधिक धान्य पिकवण्याच्या सुंदर आणि आकर्षक विषयाचे पूर्ण विवेचन मी केलेले नसले तरी जे काही मी सांगितले त्यावरून प्रत्येक माणूस या शुभकार्यात कशाप्रकारे मदत करू शकेल याकडे विद्वान लोक लक्ष देतील जे तीन टक्के धान्य आपण कदाचित विदेशातून मिळवू शकतो त्याची तूट आपल्या देशातून कशी भरून काढता येईल हे मी आता दाखवेन हिंदू दर एकादशीला उपवास वा अर्ध उपवास करत असतात जेव्हा करोडो लोकांवर उपासमानेची वेळ आलेली असते तेव्हा मुसलमान आणि इतरांनीही जर अधूनमधून जेवण वर्ज्य केले तर त्याला मनाई नाही या सुंदर अर्ध उपोषणाची माहिती संपूर्ण राष्ट्राला कळली तर स्वतःहून विदेशी धान्य नाकारल्यामुळे जी तूट निर्माण होऊ शकेल ती भारत आवश्यकतेपेक्षा जास्त भरून काढू शकेल माझे वैयक्तिक मत आहे की रेशनिंगचा जरी काही लाभ होतही असेल तरी तो फार कमी असेल शेतकऱ्यांना त्यांच्या मर्जीवर सोडले तर त्यांनी निर्माण केलेले पीक ते स्वतः बाजारात नेतील व प्रत्येकाला खाण्यालायक चांगले धान्य मिळेल अन्नधान्य समस्येच्या घाईघाईत घेतलेल्या या आढाव्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष ट्रमन यांनी अमेरिकी जनतेला दिलेला सल्ला सांगून मी माझे हे भाषण संपवीन ते म्हणाले की उपासमारीच्या संकटात सापडलेल्या युरोपमधील धान्याची तूट भरून काढण्याकरता अमेरिकी जनतेने ब्रेड कमी खावी ते पुढे म्हणाले की अशा प्रकारे स्वतःहून थोडे अन्न केल्यामुळे अमेरिकी लोकांच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम होणार नाही अध्यक्ष ट्रमन यांच्या या परोपकारी वक्तव्याकरता मी त्यांचे अभिनंदन करतो या परोपकारी वृत्तीमागे अमेरिकेचा काही आर्थिक लाभ मिळवण्याचा हेतू असावा असे जे सूचित करण्यात येते ते मला मान्य नाही माणसाचे मूल्यन त्याच्या कृतीवरून करावे लागत असते त्याच्या कृतीमागील हेतूवरून नाही माणसाच्या अंतकरणात काय आहे ते एका ईश्वरालाच माहीत असते उपाशी युरोप करता अमेरिका जर काही त्याग करत असेल तर आपण आपल्या स्वतःच्या लोकांकरता हा लहानचा स्वार्थत्याग का करू नये अनेक लोक जर उपासमारीने मरणारच असतील तर आमच्याकडून जितके करता येणे शक्य होते तितके केल्याचे श्रेय तरी आम्ही घेतले पाहिजे आपण आशा करूया की डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी तयार केलेली समिती देशाला भेडसवणाऱ्या अन्नधान्य समस्येवर जोपर्यंत काही निर्णायक उपाय सुचवत नाही तोपर्यंत ती आपले काम संपवणार नाही प्रकरण एकशे प्रार्थना प्रवचन ऑक्टोबर सात एकोणीसशे नवी दिल्ली ऑक्टोबर सात एकोणीसशे सत्तेचाळ आणि भगिनींडो कालच्या माझ्या भाषणात हिंदू आणि मुसलमान यांच्यात आजकाल काय सुरू आहे याचा काही उल्लेख नव्हता परंतु आज काहीतरी घडले आहे आणि त्याबद्दल मौन पाळू शकत नाही ते इथे घडले नाही तर डेहराडून येथे घडले आहे एका मुसलमान सद्गृहस्थाचा खून झाला जोपर्यंत माझी माहिती आहे त्यांनी कोणताही गुन्हा केला नव्हता तसेच त्यांनी कायदासुद्धा आपल्या हातात घेतला नव्हता परंतु तरीही त्यांचा खून झाला कारण ते मुसलमान होते हे पाहून मला वेदनाही झाल्या आणि असे सुरू राहिले तर कुठे थांबेल असा प्रश्नही मला पडला माझ्याजवळ अनेक मुसलमान बंधू भगिनी असल्याचे मला आढळते त्यांना इथून निघून जा असे सांगायचा सा मला संकोच होतो ते कसे जाऊ हो शकतात आजकाल आगगाड्यासुद्धा मुसलमानांकरता सुरक्षित नसल्याचे मला दिसून आले आहे ज्या कोणाच्या मनात येत तो त्यांना डब्याबाहेर फेकून देतो व त्यांची कत्तल करतो असेच पाकिस्तानमध्येही घडते आहे हे मला माहीत आहे परंतु अशा प्रकारे वागून आपण काय साध्य करणार आहोत निदान आपण स्वतःची ओळख ठेवूया निदान आपण आपल्या धर्माची जाणीव ठेवूया प्रत्येकजण आपला धर्म पाळत असतो आपला धर्म काय शिकवतो हो या आपल्या धर्माचा मुळीच विचार न करता आपण वागत असतो काँग्रेसने काय आपली बुद्धी गहाण ठेवली आहे अखेरीस काँग्रेसने गेली साठ वर्ष काय केली काँग्रेस जर के के आतापर्यंत चूक करत असेल तर मी म्हणेन की ती देशाची शत्रू आहे आणि तिला हटवली पाहिजे आज जे काँग्रेसी आहेत त्यांनी सुद्धा सांगून टाकावे की आम्ही काँग्रेस सोडतो आहोत आणि वेगळा पक्ष तयार करतो आहोत त्याबद्दल कोणतीही तक्रार असू शकत नाही तुम्हाला हवे ते करा परंतु संपूर्ण जगासमोर आणि आपल्या लोकांसमोर स्पष्ट शब्दात मी सांगतो की आपण कायदा हातात घेऊ नये आपण जर असे केले तर आपण स्वतःला सुनाशाकडे नेऊ आणि आपले स्वातंत्र्य गमावू आणि नंतर दुसरी कोणती सत्ता आली व तिने आपल्याला गुलामगिरीत टाकले तर मग आपण किती मोठी घोडचूक केली हे आपल्या लक्षात येईल ही चांगली गोष्ट नाही एक मुंगूस होता त्याने मुलाला वाचवण्याकरिता साप मारला सापाला चावल्यामुळे त्याचे तोंड रक्ताने माकले होते मुलाची आई पाणी आणण्याकरता विरीवर गेलेली होती ती आली तेव्हा आपण मुलाला वाचवले हे सांगण्याकरता जणू काय मुंगूस उड्या मारत तिच्याकडे गेले परंतु तिला वाटले की मुंगसाने आपल्या मुलाला मारले आणि त्यामुळे तिने हो पाण्याने भारलेली ती घागर मुंगसावर आदळली पाणी सांडले भांडे फुटले आणि मुंगूस मिळला ती बाई जेव्हा घरात शिरली तेव्हा तिने पाण्यात मुलाला खेळताना पाहिले आणि मिळेला साप त्याच्याजवळ पडलेला होता तेव्हापुढे लक्षात आले की तो मुंगूस तिचा मित्र होता तिला वाईट वाटले आणि पश्चाताप होऊ लागला तर आपण असे काही करू नये त्या आसरीप्रमाणे सरकारला सहकार्य न केल्याबद्दल आपल्याला पश्चाताप होईल आपण आपले सरकार स्थापन केले आहे आपण ते नष्ट करणार आहोत काय आज आपल्या हातात सत्ता आली आहे आपल्याला आपले मंत्री मिळाले आहेत जवाहरलाल नेहरू आपले प्रधानमंत्री आहेत ते खऱ्या हिऱ्यासारखे आहेत आणि त्यांनी आपल्या लोकांची चांगली सेवा केली आहे याशिवाय सरदार आहेत आणि इतरही अनेक आहेत आपल्याला जे आवडत नाहीत असे काही आहे काय आज असे म्हणतात की जवाहरलाल चांगले नाहीत असे म्हणतात की जवाहरलाल चांगले हिंदू नाहीत लोकांना आपण म्हणू तसे वागणारा माणूस पाहिजे त्यांना असा माणूस पाहिजे की जो मुसलमानांना पाठिंबा देणार नाही आणि व त्यांना बाहेर काढेल जवाहरलाल तसे करू शकत नाही हे मी मान्य केलेच पाहिजे आणि मी सुद्धा तसे करू शकत नाही मी स्वतःला सनातनी हिंदू समजतो परंतु मी असा सनातनी नाही की जो भारतात हिंदूशिवाय इतर कोणालाही राहू देणार नाही माणूस कोणताही धर्म पाळत तरी तो जर आपल्या देशाशी प्रामाणिक असेल तर तो त्या देशाचा असतो आणि मला जितका या देशात राहण्याचा अधिकार आहे तितका त्यालाही या देशात राहण्याचा अधिकार असेल एखादा माणूस अल्पसंख्याक गटाचा असेल तर त्यामुळे काही फरक पडत नाही मला धर्म हेच शिकवतो अगदी लहानपणापासून मला शिकवण्यात आले होते की रामराज्यात म्हणजे देवाच्या राज्यात एखादा माणूस जर वेगळ्या धर्माचा असेल तर तेवढ्या कारणाकरता तो कम असत नसतो मी हा असा हिंदू आहे हे तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे माझ्या हातात कोणतीही सत्ता नाही आणि मी मंत्रीही नाही जवाहरलाल मंत्री आहेत आणि तुम्हाला हवे असेल तर तुम्ही त्यांना काढून टाकू शकता त्यानंतर सरदार आहेत तुम्हाला माहित आहे ते कोण आहेत ते बारडोलीचे सरदार आहेत तुम्ही त्यांचे ऐकत असता त्यांचे सुद्धा अनेक मुसलमान मित्र आहेत त्यांचे मित्र इमाम साहेब हे गुजरातमध्ये काँग्रेसचे पुढारी होते ते वारलेले आहेत त्यांचे जावई गुलाम रसूल कुरेशी अहमददाबादला राहतात आणि ते जिल्हा काँग्रेसचे प्रमुख आहेत का असे मला वाटते ते फार चांगल्या अंतकरणाचे गृहस्थ आहेत मी त्यांना चांगला ओळखतो त्यांनी इमाम साहेबांच्या मुलीशी अमीनाशी लग्न केले हे तेच इमाम साहेब आहेत की जे दक्षिण आफ्रिकेतील आपला व्यवसाय सोडून आपल्या पत्नीबरोबर इथे आले होते व माझ्याबरोबर राहिले होते ते आता वारले आहेत आणि त्यांची मोठी झालेली मुलगी मागे आहे तू मुसलमान आहे म्हणून माझे तुझ्याशी काहीही देणे नाही असे म्हणून मी तिला टाकून दिले पाहिजे काय ती मुसलमान आहे यात काही संशय नाही परंतु ती अंतकरणाने फार चांगली मुलगी आहे हे मी तुम्हाला सांगू शकतो आपल्याला जावे लागेल याची तिला कल्पनाही नाही सरदार जर तिला जाऊ देतील तर ती कुठे राहील आपण कायदा हातात घेऊ नाही कायदा सरदार तयार करो वा जवाहरलाल परंतु आधी अध्यादेश काढायचा आणि मग जनतेच्या हाती सर्व काही सोडून द्यायचे असे ते करू शकत नाही आज आपले मंत्री असे असू शकत नाही मान्य की ब्रिटिशांच्या काळात असे केले जात होते परंतु आताही आपण असेच करावे असा त्याचा अर्थ होतो काय ब्रिटिशांची आपण करता टीका करत होतो तेच आपण आताही केले पाहिजे काय आपण हे सहन करणार नाही मला हेच सांगायचे होते प्रकरण एकशे प्रार्थना प्रवचन ऑक्टोबर आठ एकोणीसशे नवी दिल्ली ऑक्टोबर आठ एकोणीशे एक गृहस्थ मला नेहमी बेटण्याकरता येत असतात ते चांगले गृहस्थ आहेत ते डेहराडून येथून प्रवास करत आले गाडीत खूप गर्दी एका वर, एक होती एका स्टेशनवर एक माणूस आमच्या डब्यात शिरला त्या डब्यात इतर सर्व हिंदू आणि शीख होते काहींजवळ तलवारी होते आणि काहींजवळ चाकू सुरे त्यांनी त्या नवागताकडे बारकाईने पाहिले त्यांनी त्याला तू कोण म्हणून विचारले तो गरीब माणूस एकटा होता तो म्हणाला की मी चांबार आहे परंतु त्या लोकांना संशय त्यांनी जेव्हा त्याचा हात पाहिला तेव्हा त्याच्या हातावर त्याचे नाव गोंधलेले असल्याचे त्यांना आढळले काही वेळा लोक आपल्या हातावर आपले नाव गोंधून घेत असतात आणि अशा प्रकारे तो मुसलमान असल्याचे सिद्ध झाले कोणीतरी त्याच्या शरीरात सुराखोपसला आणि यमुने जवळ जशी गाडी पोहोचली तसे त्याने त्यांना उचलले आणि नदीत फेकून दिले हे सर्व एका माणसाने केले होते परंतु तिथे असलेले सर्व लोक ते पाहत होते ते सद्गृह हे सर्व पाहत होते परंतु अखेरीस त्यांच्याकडून हे पाहले गेले नाही व त्यांनी आपले तोंड दुसऱ्या बाजूला केले मी त्यांना विचारले की तुमच्या अंतकरणात इतकी कोरोना होती आणि तो माणूस मारला गेलेला तुम्हाला जर आवडला नाही तर त्या माणसाला हे पाश्विकृत्य करण्यापासून तुम्ही का अडवले नाही त्या डब्यात जवळपास पन्नास साठ हिंदू आणि शीख होते व त्यांचा तो एकट्या बिचारा मुसलमान होता अशा प्रकारच्या एकट्या माणसाच्या शरीरात सुरा बसकून त्याला मारून टाकायचे आणि यमुनेत फेकून द्यायचे यात कोणती माणुसकी आहे तो माणूस पूर्णपणे मिळेला सुद्धा नव्हता त्याला बोसकण्यात आले जखमी करण्यात आले आणि नदीत फेकून देण्यात आले माझ्याकडे आलेल्या सद्गृहस्थांमध्ये इतकी करुणा होती तर त्यांनी हस्तक्षेप का केला नाही आणि त्याला मृत्यूपासून का वासरले नाही ते म्हणाले की मला जरी वाईट वाटत होते तरी मी माझे कर्तव्य करू शकलो नाही ते म्हणाले की दुसरे काही करण्याचा मी विचारच करू शकलो नाही मी त्यांना सांगितले की ही काही चांगली गोष्ट नाही ही काही माणूसकी नाही आपण इतके लोक असू आणि एखादा मुसलमान आपल्यामध्ये येत असेल तर आपण त्याला मारून टाकतो आणि त्याचा देह नदीत फेकून देतो कोणीही जर असे करत असेल तर आपण त्याला अडवले पाहिजे आणि दया दाखवण्याकरिता प्रेमाने समजावले पाहिजे त्याला त्याने सांगायला पाहिजे हे तू काय करतो आहेस तू कोणाला मारतो आहेस त्याला मारू नकोस त्याने काहीही केलेले नाही आणि याचा काहीही परिणाम होत नसेल आणि त्या मुसलमानाला वाचवण्यात त्याचा जीव जरी गेला असता तरी मला आनंद झाला असता पन्नासाठ लोकांनी एकट्या माणसाला मारण्यात कोणता मोठेपणा आहे परंतु तिथे कितीतरी लोक होते आणि एका माणसाने त्या माणसाला मारून टाकायचे ठरवले व अक्षरशः तसे केले केलेसुद्धा आणि त्या त्यावेळी त्याच्याकडे इतर माणसे पाहत होती व बहुधा त्यांनाही त्याची ती कृती मान्य असावी मी तुम्हाला सांगल्याच पाहिजे की जे लोक अशा प्रकारच्या विचारसरणीला शरण जातात ते चूक करतात ज्या लोकांनी हत्या केली त्यांच्यामध्ये असेही काही लोक असतील की ज्यांच्या अंतकरणा दयाभाव असेल व त्यांना ती हत्या पसंतही नसेल परंतु त्यांना त्यांच्या स्वतःच्या जीवाची भीती वाटत असल्यामुळे ते गप्प बसले आणि अशाप्रसंगी आपले काय कर्तव्य असते हे ते विसरले पण माणूस कसा काय विसरू शकतो कोणी जर पाशवी वर्तन करत असेल तर तुम्ही त्याला थांबवलेच पाहिजे असे पाशवी कृत्य पसंत नसणारे सुद्धा केवळ त्या गोष्टीकडे पाहत राहिले ही किती लाजीरवाणी गोष्ट आहे मी तुम्हाला हे सांगतो आहे कारण ज्या लोकांना हे पाशवी कृत्य आवडत नव्हते त्यांच्यात सुद्धा त्याला विरोध करून हस्तक्षेप करण्याचे साहस नव्हते अशा प्रकारचे कृत्य होत असताना एक माणूस जरी उभा राहिला आणि त्यांना हल्ला करू पाणाऱ्या अपराध्याचा हात धरून हल्ला करण्यापासून त्या लढवण्याचा प्रयत्न केला व म्हणाला की मी याला मारू देणार नाही व तरीही त्याने ऐकले नाही तर स्वतःचा जीव द्यायलाही त्याने मागेपुढे पाहिले नाही तर मला आनंद होईल तो जर सरका माणूस असेल तर तो अहिंसेवर आढळ राहील त्याला जरी मरावे लागले तरी तो मरणार नाही उलट तो स्वतःचा जीव देऊन मरणाऱ्या व्यक्तीचा जीव वाचवेल असे धैर्य जर कोणी दाखवले असते तर तो माणूस वाचला असता याबद्दल मला किंचितही संशय नाही आणि वाचवण्याच्या प्रयत्नात तो माणूस जर मरम पावला तर तो खरोखरी शूर असल्याचे सिद्ध होईल ही खरी अहिंसा आहे सवळांसमोर गप्प राहणे आणि दुबळ्यांच्या विरोधात जोर दाखवणे म्हणजे खरी अहिंसा नाही आपण ब्रिटिशांच्या विरोधात अहिंसक होतो परंतु आता मात्र हिंसेचा वापर करतो आहोत आपण कोणाच्या विरोधात हिंसेचा वापर करतो आहो आपल्याच देशबांधवांच्या विरोधात ब्रिटिशांच्या विरोधात आपण जो अहिंसेचा वापर केला ती शुरांची अहिंसा नव्हती तैसे परिणाम लागता मी तैसे परिणाम मी मी आज ये भोगावे लगते मीत परिणाम भोगतो तीस अवस्था तुम्हारी आ मी तुम्हारा खरी अहिंसा शिकव शकलो नहीं मी मान्य करो शुरान की अहिंसा कसी मी तुम दाखो आज इधे मुसलमान राहत तिथे पाकिस्तान मधे मुसलमान हिन्दूंशी द्रवर्तन करता आहत्तु का बदला मन अपन ही मुसलमानी गैरवर्तुकणा काम करता है मी तुम संगत पाकिस्तान जे का घड़ते है ते निंदनीय आहे आणि आपल्या संघराज्याने जर त्याचेच अनुकरण केले तर ते तितकेच निंदनीय असेल आणि कोणत्या बाजूने पहिल्यांदा आक्षेपावर्तन केले आणि कुणी जास्त अतिरेक केला असे म्हणणे हा काही मैत्री करण्याचा खरा मार्ग नाही मैत्रीचा खरा मार्ग आपण नेहमी न्यायाच्या बाजूने असणे व वा चांगले वागणे हा आहे आपण जर हा मार्ग अनुसरला तर रानटी माणूस आणि विवेकाचे भान सुटलेल्या लोकांची विवेकबुद्धीसुद्धा जागृत होऊ शकते कोणाचा अपराध मोठा आणि कोणाचा लहान वा कोणी सुरुवात केली यात पडण्याची आपल्याला गरज नाही असे कर शुद्ध अडाणीपणा आहे असे मला वाटते, मैत्री करण्याचा हा मार्ग नाही कालकालपर्यंत जे शत्रू होते आणि आज जर त्यांना मित्र व्हायचे असेल तर त्यांनी भूतकाळातील शत्रुत्व विसरून मित्राप्रमाणे वागायला सुरुवात केली पाहिजे वैर भावनेची आठवण ठवून काय लाभ जमत असेल तर मैत्री करू आणि आवश्यकता पडली तर भांडण्याचीही आमची तयारी आहे असे म्हणणारे मित्र होऊ शकत नाहीत मैत्रीची वाढ अशी होत नसत आता मी थोडासा वेगळ्या मुद्द्यावर बोलेन आज वृत्तपत्रे जगातील फार प्रभावी माध्यम झाले आहेत देश जेव्हा स्वतंत्र होतो तेव्हा तर वृत्तपत्रांची शक्ती अजूनच वाढते जेव्हा स्वातंत्र्य असते तेव्हा वर्तमानपत्रांच्या बातम्या आणि वृत्तांत छापण्याच्या अधिकारावर कोणतेही बंधन नसत हे छापू शकतं आणि ताई असे स्वातंत्र्यात म्हणता येऊ शकत नाही अशा वेळी लोकमताला फार महत्व येत असत वृत्तपत्रे जेव्हा घाणडा प्रचार करतात वा निराधारृत्त प्रकाशित करतात वा लोकांना चिथावणी देतात तेव्हा अशा गोष्टींना आळा घालण्याकरता सरकार विरुद्ध कठोर पाऊल उचलून कायदेशीर कारवाई करण्याकरता न्यायालयात जाऊ शकते परंतु असे केल्यामुळे दंगलीची परिस्थिती अजूनच चिघळते व वा गोंधळ वाढतो सरकार असेही करू शकत नाही इंग्रजांचा काळ वेगळा होता त्यांना कशाची फिकीर उचलले टिळक महाराजांना आणि टाकले तुरुंगात वृत्तपत्रात त्यांनी लिहिले होते असे काही खोपही लिहिले नव्हते तरीही त्यांना सहा वर्षाकरता हद्दपार करण्यात आले होते व तुरुंगात त्यांना शिक्षेचा संपूर्ण काळ राहावे लागले होते त्यांच्याप्रमाणे अनेकांना तुरुंगात जावे लागले मला सुद्धा सहा वर्षाकरता तुरुंगात पाठवण्यात आले होते ही गोष्ट वेगळी आहे की मी सहा वर्ष तुरुंगात राहिलो नाही परंतु यंग इंडियात मी लिहिलेल्या लेखाकरता ले ले ले ले मला सहा वर्षाकरता तुरुंगात पाठवण्यात आले होते मी वाईट काहीही लिहिले नव्हते परंतु मला शिक्षा झाली आता आपण स्वतंत्र झालेलो असल्यामुळे असे काहीही घडू शकत नाही आज जे वार्ताहर आहेत संपादक आहेत वर्तमानपत्रांचे मालक आहेत त्या सर्वांनी सत्याचा मार्ग धरला पाहिजे व लोकांची सेवा केली पाहिजे वृत्तपत्रांमध्ये कोणतीही कोटी माहिती प्रकाशित होऊ नये तसे लोकांना भडकवण्यात येईल असे काहीही वर्तमानपत्रातून प्रकाशित करण्यात येऊ नये आज आपण स्वतंत्र झालो असल्यामुळे घाणेरड वृत्तपत्रे न वाचता फेकून देणे आपले कर्तव्य आहे जर अशी वृत्तपत्रे कुणीही विकत घेतली नाही तर ते आपोआप सरळ मार्गावर लोकांना घाणेरड्या आणि नकोत्या गोष्टी वाचण्याचे व्यसन लागले आहे याची मला लाज वाटते अशा वर्तमानपत्राचा चांगला खप होतो मी रेवाडी येथील एका प्रसंगाबद्दल वाचले एका वृत्तपत्राने बातमी प्रकाशित केली की मिओ समुदायाच्या लोकांनी तिथे सर्व हिंदूंना मारून टाकले त्यांच्या घरांना आगी लावल्या व त्यांची संपत्ती आणि पशुधन लोटून नेले मिओनी अशा प्रकारचे भयानक जंगलीपणाचे कृत्य के केले हे वाचून मला धक्काच बसला दुसऱ्या दिवशी रेवाडीबद्दलची बातमी वर्तमानपत्रामधून आली ती सर्व बनावट हकीकत होती रेवाडी रेवाडीसंबंधीची ती बातमी वर्तमानपत्रांमधून प्रकाशितच कशी होऊ शकली याचे मला आश्चर्य वाटले ज्या माणसाने रेवाडीसंबंधीचा वृत्तांत लिहिला होता त्याने स्पष्टीकरण दिले पाहिजे चुकीच्या माहितीमुळे ते वृत्त आले होते की जाणीपूर्वक करण्यात आलेला हा खोडसाळपणा होता हे त्याने स्पष्ट केले पाहिजे त्याने ईश्वरासमोर फार मोठा अपराध केला आहे असे काही घडायला नको होते कोणी जर अशा प्रकारचे वर्तन करील तर आपल्या देशाची कधीही प्रगती होणार नाही सरकार आज वृत्तपत्रांवर नजर ठेवू शकत नाही तुम्ही आम्ही वृत्तपत्रावर नजर ठेवली पाहिजे आपण आपले अंतकरण शुद्ध करूया आणि घाणेरड्या गोष्टींचा स्वीकार करण्याकडे आपला कधीही कल असू नये घाणेरड्या गोष्टी वाचणे आपण वर्ज्य समजूया आपण जर असे केले तर वृत्तपत्रे आपले कर्तव्य योग्य पद्धतीने बजावतील अजून एका मुद्याची चर्चा केल्यानंतर मी संप वृत्तपत्रांसारखीच आपल्या सैन्याची आणि पोलिसांची स्थिती आहे फाळणीच्या वेळी सैन्य पोलीस यांचेही विभाजन झाले होते मला मान्य आहे की असे त्यांच्यामुळे झाले नाही परंतु झाले इथल्या सैन्यात हिंदू आणि शीख आहेत मुसलमान सैनिक पाकिस्तानमध्ये गेले हिंदू आणि शीख शिपाई शी जर असा विचार करू लागतील की आम्ही स्वतः हिंदू आणि शीख असल्यामुळे आमच्यावर केवळ हिंदूंना आणि शिखांना वाचवण्याची जबाबदारी आहे आणि त्यांनी केलेल्या अपराधाकडे आम्ही दुर्लक्ष केले पाहिजे आणि मुसलमानांचे रक्षण करण्याची जबाबदारी आमच्यावर नाही असे म्हणतील तर आपण कुठलेच राहणार नाही तसेच तुम्हाला वाचवणे आमचे काम नाही असे मुसलमान सैन्य आणि पोलीस हिंदूंना म्हणू लागले व त्यांना मारू लागले तर ते सुद्धा योग्य होणार नाही सरकारजवळ सैन्य आणि पोलीस आहेत परंतु ना ना मला ना सैन्याची गरज आहे ना पोलिसांची तुम्हीच आपले पोलीस आणि सैनिक व्हा असं मी लोकांना सांगेन इथे हिंदू जर मुसलमानांना मारत असतील तर त्यांना वाचवले पाहिजे आपण त्यांना तसे सोडून देऊ नये मला जरी माझा जीव द्यावा लागला तरी मी एक पावलंही बाजूला सरकणार नाही माझे सरकार असे असेल मी हवेत बोलत नाही आहे काय बरोबर आहे ते मी तुम्हाला सांगत आहे सरकारच्या सैन्याला आणि पोलिसांनाही मी असेच सांगेन इथे राहणाऱ्या थोड्याशा मुसलमानांचे रक्षण करणे त्यांचे काम आहे प्रसंगी आपले प्राण देऊ नही त्यांनी त्यांचे रक्षण केले पाहिजे असे झाले तरच ते स्वतःला खरे पोलीस आणि सैनिक म्हणवू शकतील भारतानं मिळवलेले स्वातंत्र्य खरोखर वेगळेच आहे सर्व असे म्हणते आणि माझेही म्हणणे आहे की कोणत्याही सरकारने कधीही दुसऱ्या देशातील जनतेच्या अशा प्रकारे सत्ता सोपवली नाही कोणत्याही प्रकारे दंडा न करता आणि रक्त न सांडवता आपण आपले स्वातंत्र्य मिळवले आहे यामुळे या आपले खिस्से भरण्याकरता सैन्यानी आणि पोलिसांनी तिथे असू नये जे मिळते त्यावर समाधान मानले पाहिजे गोडधोड पदार्थांनी पुरेपूर महागड्या जेवणाचा त्यांनी विचार करू नये जे कोणते जाडे भडे अन्न मिळते त्यावर समाधान मानून सैनिकाने आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे लोकांच्या मुलांना शाळा कॉलेजमध्ये जाताना पाहून त्यांच्या मोटार आणि सायकली पाहून अशाच गोष्टी मिळाव्या म्हणून तो जर भ्रष्टाचाराकडे वळत असेल तर तो खरा सेवक राहणार नाही म्हणूनच मी म्हणतो की खरा सैनिक आणि खरा पोलीस तोच असतो जे जे काही खायला मिळते त्यावर समाधान मानेल व धार्मिक पक्षपात न करता आपले कर्तव्य पार पाडेल तो जर हिंदू असेल तर मुसलमानांना हानी पोहोचवण्याचा विचार त्यांनी करायला नको मुसलमानाने जर गुन्हा केला असेल तर त्याला पकडून शिक्षा करणे ही वेगळी गोष्ट आहे परंतु इतर ठिकाणच्या मुसलमानांनी जगन्य अपराध केले आहेत म्हणून इथल्या निष्पाप मुसलमानाला शिक्षा केली पाहिजे काय हिंदू जर मुसलमानाला इजा पोचत असेल तर हिंदूला पकडणे पोलिसांचे कर्तव्य असेल आपल्या देशाचे सैन्य आणि पोलीस जर असे वागत नसतील तर ते आपल्या देशाच्या मिठाला जागले नाहीत असे म्हणावे लागेल पाकिस्तानमधील सैन्य आणि पोलीस यांच्याकरताही मी हे परंतु तेथील परिस्थितीबद्दल मी काहीही करू शकत नाही मी कोणाला उद्देशून हे बोलू परंतु मी सांगतो त्याप्रमाणे इथे घडले तर तिथे सुद्धा असेच घडल्याशिवाय राहणार नाही याबद्दल मला शंका नाही आज लोकांचा तोल गेलेला आहे ते म्हणतात की आमच्याच भाऊबंधांशी पाकिस्तानमध्ये दुर्व्यवहार केला जात असताना इथे आम्ही त्यांचा बदला का घेऊ नये परंतु असे बोलणे हे माणुसकीचे नाही यामुळे जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मी शक्य चितक्या जोरात म्हणत राहीन की आपण स्वतःला शुद्ध ठेवले पाहिजे आपण चांगले राहिलो पाहिजे आपले वृत्तपत्रे आपले सैन्य आपले पोलीस या सर्वांनी चांगले राहिले पाहिजे याशिवाय आपले सरकार काम करू शकणार नाही आणि आपला विनाश होईल पाकिस्तानमध्ये काहीही घडले जरी आपण सुसंस्कृत राहिलो पाहिजे कमीत कमी इतके तरी करा तुम्ही जर माझे ऐकणार नाही तर आपल्या सर्वाचा विनाश होईल हे मी तुम्हाला सांगून ठेवतो